पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर पंचमहाभूतांचे अस्तित्व आले त्याशिवाय जीवसृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही पण पंचमहाभूतांपैकी फक्त पाणी आणि अग्नी हे दोनच दिसू शकतात पृथ्वी तिसरी पृथ्वी दिसू शकते बाकीचे दोन्ही दिसू शकत नाही त्यामुळे ही अदृश्यसृष्टी समजली तर काही हरकत नाही आता माणूस पृथ्वीवर साधारण 15 ते वीस हजार पूर्वी माणसाचे अस्तित्व पृथ्वीवर आले पण त्या वेळेचा माणूस त्याचे मन आजच्या माणसा इतके प्रगत मन आणि बुद्धी दोन्हीही सब माणसाच्या बुद्धी आणि मना इतके प्रगल्भ नव्हते त्याला हे युद्ध पंचमहाभूतांची थोडीशी भीती आवश्यकता कुतूहल असे वाटत होते दे दे असे वाटत असे या काहीतरी अदृश्य शक्ती आहेत असे एवढे त्याला जाणवत होते त्याच्यानंतर हळू ब तेव्हा भाषेची उत्पत्ती नव्हती मग हळूहळू भाषेची उत्पत्ती झाल्यानंतर बौद्ध काळानं बौद्ध काळामध्ये बुद्धाच्या मूर्ती अस्तित्वात आल्यानंतर माणसाने आपल्या या शक्तींना सुद्धा मूर्त रूप द्यायचे सुरू केले दिवे दिव्यते इथे देव ह देव म्हणजे कोण ज्याच्या अंगी काही विशेष सामर्थ्य आहे यामुळे जीवसृष्टीला फायदा होईल असे जे सामर्थ्य आहे त्याला देव असे म्हटले जाऊ लागले या अदृश्य शक्ती आहेत आणि सगळीकडे ह्या संचार करतात अशी त्या वेळेला कल्पना होती जसं माणूस या पृथ्वीवरती प्रगत होऊ लागला तस तसं त्याच्या मनाचा आणि बुद्धीचा विकास होऊ लागला आणि त्यातूनच त्याने या अदृश्य शक्तींना पुढे मा मानवरूप देला सुरुवात केली आणि त्याच्यातून निरनिराळ्या मूर्ती निर्माण झाल्या निरनिराळ्या विष्णू शंकर देवी गणपती या कल्पनाही अस्तित्वात आल्या आणि त्यांना रू, मूर्त गेली तर ही जी या ज्या अशा शक्ती आहेत ज्यांना देवरूप प्राप्त झाले आहे त्यांना निर्माण करणारी शक्ती ती देवमाता होय